पुस्तक शूद्रपूर्वी कोण होते लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण पाचवे आर्यांचा परस्परातील संघर्ष एक आर्यांच्या एकंदर परिस्थितीबद्दल युरोपियन विद्वानांनी जो सिद्धांत मांडला आहे व त्या सिद्धांताला मोठ्या आवडीने ब्राह्मण ग्रंथकारांनी उचलून धरले आहे याबाबतीत पुष्कळ पुरावे मांडून असे आपण सिद्ध केले आहे की तो सिद्धांत सर्व बाजूने लग्न आहे तथापि लोकांच्या मनावर या सिद्धांताची अशी काही जबरदस्त पकड बसली आहे की सिद्धांताच्या विरुद्ध असलेली सर्व माहिती जरी पुराव्यानिशी त्या लोकांच्यापुढे ठेवली तरी त्यांची मने तो सिद्धांत खोटा आहे असे कबूल करण्यास तयार होणार नाही उलट अंशी त्या लोकांची अशी समजूत होईल की सिद्धांत खोटा ठरविण्याचा हा सारा खटाटोप तो सिद्धांत हाणून पडण्याच्या प्रेरणेनं केला आहे पण तो सिद्धांत म्हणजे एक काळसर्प आहे असे समजून त्याला ठार करणे जरूर आहे तो सिद्धांत म्हणजे बडे घर पोकळ वासा अशा स्वरूपाचं आहे हे सर्व बाजूने दाखविणे जरूर आहे म्हणून त्या सिद्धांताचे आणखी जास्त विवेचन करणे इष्ट आह आर्यानी हिंदुस्थानावर स्वारी केली व दास व दसू यांना जिंकली या सिद्धांताला जे लोक उचलून धरतात त्यांनी ऋग्वेदातील काही रुचांकडे कानाडोळा केला आहे या रुच्या अत्यंत महत्वाच्या आह या रुच्या लक्षात न घेता त्या सिद्धांताची ज्यांनी उभारणी केली त्यांचा सारा खटाटोप व्यर्थ आहे असे त्या रुचा वाचल्यानंतर लक्षात येत त्या रुच्या खाली देत आह एक ऋग्वेद सहा तेहतीस तीन हे इंद्रा आमचे शत्रू विरोधक दास व आर्य या दोघांनाही तू ठार केले आहेस दोन ऋग्वेद सहा साठ तीन सन्मार्ग आणि सधर्म यांचे पालन करणारे इंद्र व अग्नी यांनी आम्हाला दुखापत करणाऱ्या दास व आर्य यांना नेस्तनाभूत केले तीन ऋग्वेद सात एक्क्याऐंशी एक सुदासाचे शत्रु दास व आर्य यांना इंद्र व यांनी ठार मारले व याप्रमाणे त्यांना दास व आर्य यांच्यापासून सुदामाचे रक्षण केले 4. ऋग्वेद 7 चोवीस सत्तावीस हे इंद्रा सिंधू नदीच्या तीरावर राहणाऱ्या क्रक्षांच्या आणि आर्यांच्या तवडीतून ते आम्हाला मुक्त केलेस ते दासांच्या हातून त्यांची शस्त्रे हिरावून घे पाच ऋग्वेद दहा अडोतीस तीन हे परमपूज्य इंद्रा धर्मलंड दास व आर्य हे आमचे शत्रु आहेत त्यांचा सहजपणे पाडाव करण्याचे सामर्थ्य आमच्यात ये तू आम्हाला हो। आशीर्वाद दे तुझ्या साह्याने आम्ही त्या शत्रूंना ठार करू सहा ऋग्वेद दहा शहाऐंशी एकोणीस हे ममेयू जो तुझी प्रार्थना करतो याला तू सर्व प्रकारचे सामर्थ्य देतोस आमचे शत्रू आर्य व दस्यू यांचा आम्ही तुझ्या मदतीने संहार करू वरील रुच्यातील स्पष्ट अर्थ ज्याच्या मनात उतरेल त्याची पूर्णपणे खात्री पटेल की युरोपियन ग्रंथकारांचा जो सिद्धांत आहे तो या रुच्यातील अर्थामुळे सपशेल चुकीचा ठरतो वरील रुचा आर्यऋषींनी तयार केलेल्या असल्या पाहिजेत त्या रुच्यातील अर्थ आर्यवंशाविरुद्ध आहेत या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर असे अनुमान काढता येते की आर्याचे दोन वर्ग होते व ते परस्परापासून सर्व भिन्न होते व म्हणूनच ते वैर्भावाने परस्पराशी वागत व झगडत होते आर्यांचे दोन वेगवेगळे वर्ग अस्तित्वात होते ही काही कपोलकल्पित का गोष्ट नाही किंवा वरील रुच्यातील शब्दांचे अर्थ फिरवून जी गोष्ट सिद्ध केलेली नाही आर्यांचे दोन वेगवेगळे वर्ग अस्तित्वात होते हे सत्य आहे व ते सत्य सिद्ध करणारे अनेक पुरावे आहेत दोन आर्यांचे दोन वेगवेगळे वर्ग अस्तित्वात होते त्याचा एक पुरावा असा की निरनिराळ्या वेदांना पवित्र मानण्याबद्दल आर्यात पुष्कळ दिवस बितंडवाद चालला होता वेदांचा ज्यांनी कसून अभ्यास केला आहे त्याची खात्री झाली आहे की खरे पाहिले असता ऋग्वेद व अथर्ववेद हे दोन ग्रंथ वेद या पदवीला योग्य आहेत सामवेद व अजुर्वेद हे ऋग्वेदाचे केवळ निरनिराळे भाग होत ऋग्वेदाला जितके पवित्र मानावे तितकेच अथर्ववेदाला पवित्र मानावे या गोष्टीला ब्राह्मण लोकांनी पुष्कळ वर्षविरोध केला होता ही गोष्ट वेदाभ्यासी पंडितांना माहीत आहे ऋग्वेद व अथर्ववेद यांना समसमान पवित्रपणा देण्यास ब्राह्मण का तयार नव्हते अथर्व वेदाला अपवित्र मानून ऋग्वेदाला पवित्र मानण्याकडे ब्राह्मणाची मनोवृत्ती का धावत होती माझ्या मते या प्रश्नाचे उत्तर असे आहे की ऋग्वेद हा एक वर्गातील आर्यानी रचला व अथर्ववेद हा दुसऱ्या वर्गातील आर्यानीरचला आणि हे दोन्ही वर्ग परस्परात मिसळून आर्यांचा एकच वर्ग झाला तेव्हा ऋग्वेद व अथर्ववेद यांना समसमान पवित्रपणा देण्यात आला याशिवाय दुसरे पुरावे सर्व ब्राह्मणी वाङ्मयात इतस्त विखुरलेले आढळून येतात हे पुरावे विशेषतः विश्वोत्पत्तीसंबंधी जे दोन सिद्धांत मांडण्यात आले आहेत त्या दिसून येतात या दोन सिद्धांतावरून असे सूचित होते की तऱ्यांच्या दोन वर्गांनी मांडले असावेत म्हणजे आर्यांचे दोन वर्ग अस्तित्वात होते असे पर्यायान या दोन सिद्धांतावरून ध्वनीत होत विश्वोत्पत्तीसंबंधीचा जो एक सिद्धांत ब्राह्मणी वाङ्मयात आढळतो त्याची माहिती दुसऱ्या प्रकरणात दिली आह आता दुसऱ्या प्रकारचा जो सिद्धांत आहे त्याचे विवेचन करूया तीन प्रथमतः वेदापासून सुरुवात करूया तैत्तरीय संहितेत खालील उल्लेख आहे तैत्तरीय संहिता सहा पाच सहा एक आपल्याला पुत्र व्हावेत अशी अदितीला इच्छा झाली तेव्हा साध्याधी देवतांना नैवेद्य दाखविण्यासाठी तिने ब्रह्मोदान भात तयार केला देवतांना तो भात खाऊन त्यातील थोडासा भात आदितीसाठी शिल्लक ठेवला देवतांचा प्रसाद म्हणून तो भात तिने खाल्ला तिला गर्भ राहिला ती प्रसूत झाली तेव्हा तिला चार आदित्य झाले तिने दुसऱ्यांदा ब्रह्मोदन भात शिजवून तयार केला ती मनात म्हणाली पूर्वी देवतांनी दिलेल्या भाताच्या प्रसादामुळे मला चार मुलगे झाली आता हा जो भात मी शिजवून तयार केला आहे त्यातील एक भाग प्रथम खाल्ला तर मला अधिक उत्तम प्रकारचे मुलगे होतील असा विचार करून तिने तो भात देवताना दाखविण्या अगोदर खाल्ला तिला गर्भ राहिला पण तो अपूर्णावस्थेतच बाहेर पडला तिने आदित्यांसाठी तिसऱ्यांदा भात तयार केला तो भात शुज असता ती मनात असा मंत्रोच्चार करीत होती कर हे जे धर्मकृत्य मी करीत आहे त्याची फळे मला उपभोग करण्यास मिळवत आदित्य म्हणाले आपण वर मागूया या भातापासून ज्याची उत्पत्ती होईल तो सर्वस्वी आमदार हो। त्याच्यापासून ज्याची उत्पत्ती होईल तो बरभरटाळ चढेल तो आमच्या सुखांचे मूळ हो या घटनेनंतर आदित्य विवस्वान याचा जन्म झाला हा त्याचा वंशज होईल ते वंशज म्हणजे मानव मानवापैकी जो कोणी यज्ञकर्म करील तो भरभरटाईस चढेल आणि तो देवतांना नैवेद्य वगैरे समर्पण करून संतुष्ट राहील आर्यांचे दोन वेगळे वर्ग होते याबद्दलचे बरेच पुराणे ब्राह्मण ग्रंथातही आहे ते पुरावे म्हणजे विश्वोत्पत्तीसंबंधी या ग्रंथात मांडलेले सिद्धांत विश्वोत्पत्तीसंबंधी शतपद ब्राह्मण या ग्रंथात पुढील कथा आढळतात चार एक शतपद ब्राह्मण एक आठ एक एक सकाळी मनूसाठी त्यांनी धुवावयास पाणी आणले कारण पायाने हात धुण्याची मनुष्याना सवय असते मनू पायाने हात घेत असता त्याच्या हातात मासा आला मासा मनुला म्हणाला मला जपून ठेव मी तुला एखाद्या संगडातून वाचविन मनूने त्याला विचारले तू मला कसल्या संगडातून वाचवशील माशाने उत्तर दिले पुढे जलप्रलय होणार आहे त्यात सर्व प्राणीमात्रांचा नाश होईल त्या, त्या जलप्रलयापासून मी तुझे रक्षण करीन म्हणून विचारले तुला मी कसे जपून ठेवू मासा म्हणाला आम्हाला आम्ही मासे जो जोपर्यंत लहान असतो तोपर्यंत आमचे जीवित मोठ्या धोक्यात असते कारण मोठा मासा लहान माशाला खातो प्रथम तू मला गटात जपून ठेव मी वाढत मोठा झालो व घटात माविण्याचा झालो म्हणजे तू मला घटातून काढ व एक खंदक खणून त्यात मला जपून ठेव मी खंदकात न मावण्याइतका मोठा झालो तर मला महासागरात नेऊन सोड त्यानंतर मी संगणातून मुक्त झालो असे होईल लगेच मासा मोठा झाला कारण तो स्वतःचे अंग हवे तेवढे फुगवू शकतो तो मासा म्हणाला अमुक एक वर्षी जलप्रलय होईल जलप्रलयाचे पाणी वर चढू लागले की तू एका होडीत जाऊन बैस त्या त्या होडीतून तु, मी तुझे सुटका करीन माशाने सांगितलेल्या रीतीने मनूने माशाला जपून ठेवले व नंतर त्याने माशाला महासागरात नेऊन सोडले माशाने सांगितलेल्या वर्षी जलप्रलयाचे पाणी वरवर चढू लागले तेव्हा मनूने होडी चालू केली मासा होडीकडे पोहत आला मनूने होळीची पुढची बाजू माशाच्या शिंगाला बांधली या कृतीमुळे मनू होळीसह उत्तरेकडील पर्वत ओलांडून पुढे गेला मासा मनुला म्हणाला मी तुझे संकटातून मुक्तता केली आहे आता तू होडी एखाद्या झाडाला बांध जलप्रलयाचे पाणी जससे ओसरत जाईल त्या मानाने तू होळीचा दोरखंड झाडापासून खाली खाली सरकत नेऊन बांध तो दोरखंड तू जर झाडापासून सोडलास तर तू होळी सकट लांब वाहत झाडाला दोरखंड तसाच ठेवून सरकत सरकत खाली आणलास तर पाणी पूर्ण खाली ओसरत आल्यावर तू होडी सकट डोंगर माथ्यावर येशील माशाने सूचना दिल्याप्रमाणे मनुने आपली होडी पाणी जसे खाली खाली होत गेले तशी खाली आणली मनुने हे अवरोहण त्या उत्तर दिशेकडील पर्वताचे नाव होऊन बसले जलप्रलयात सर्व प्राणीमात्रांचा संवाद झाला होता तेव्हा मनू हा एकटाच पर्वतावर राहिला आपल्याला संतती व्हावी अशी त्याला इच्छा झाली म्हणून त्याने संतती प्राप्तीसाठी अनेक धार्मिक कृते प्रार्थना केल्या व घोर तपश्चर्या केली त्याने पाक या नावाचा नैवेद्य तयार करून तो यज्ञात अर्पण केला शुद्ध लोणी घट्ट दूध दही तयार होण्याच्या अगोदरच्या दुधाचे पाणी व दही यांचे अर्ध म्हणून सागराच्या पाण्यात दिले त्यानंतर एका वर्षात एक स्त्री उत्पन्न झाली तिचा देह तेलकटपणाने चकचकत होता तिच्या पायाला शुद्ध लोणी चिकटले होते तिला मित्र आणि वरुण भेटले ते तिला म्हणाले तू कोण आहेस ती उत्तरली मनुची मुलगी ते म्हणाले तू आमची आहेस असे म्हण मन? ती म्हणाली नाही ज्याने मला जन्म दिला त्याची मी तिच्यात आपला वाटा असावा अशी त्यांनी इच्छा धरली त्याबद्दल तिने वचन दिले किंवा त्याबद्दल तिने वचन दिले नाही परंतु ती पुढे निघून गेली ती म्हणूजवळ आली मनू तिला म्हणाली तू कोण आहेस ती उत्तरली तू मुलगी मनू म्हणाला हे माझे दैद्यप्यमान मुली तू ठीक आहेस ना ती म्हणाली लोणी घट्ट दूध दही होण्यापूर्वीचे दुधाचे पाणी दही यांचे अर्ध्य महासागराच्या पाण्यात देऊन तुम्हाला जन्म दिलास तू उच्चारलेला आशीर्वाद म्हणजे मी तू माझा यज्ञात उपयोग केलास तर तुला अगणित संतती आणि गुरे डोरे मिळतील माझ्यातर्फे तू जो काही आशीर्वाद मागशील तो तुला मिळेल तिने सांगितल्याप्रमाणे म्हणून तिला यज्ञविधी चालू असतानाच मध्यंतरी यज्ञात नेऊन सोडले संततीची इच्छा मनात धरून तो तिच्यासह प्रार्थना करीत अनेक धर्मकृत्ये करीत आणि घोर तपश्चर्या करीत राहिला तिच्यापासून त्याला जी संतती झाली ती मनुची संतती होय तिच्यापासून जे जे आशीर्वाद देवाजवळ मागितले ते ते तिला मिळाले ती म्हणजे इडा होय ज्याला ही माहिती आहे तो इडाबरोबर जर राहिला तर मनूने जशी संतती झाली तशी संतती त्याला होईल तो तिच्याबरोबर जो आशीर्वाद देवाजवळ मागेल तो सर्व त्याला मिळतील दोन शतपथ ब्राह्मण सहा एक दोन अकरा यावरून ते म्हणतात प्रजापतीने सर्वजग जग निर्माण केल्यानंतर तो पृथ्वीतलावर उभा राहिला पृथ्वी तलावरील ही झुडपेशी जवून त्याच्यासाठी अन्न तयार केले त्याने ते अन्न खाल्ले त्यामुळे त्याला घरभर आयला त्याच्या शरीराच्या वरच्या भागातून बाहेर पडत असलेल्या वाऱ्यापासून प्रजापतीने देव उत्पन्न केले आणि शरीराच्या खालच्या भागातून बाहेर पडत असलेल्या वाऱ्यापासून त्याने मर उत्पन्न केली त्यांनी हव्या त्या रीतीने विश्वाची व त्यातील चराचर वस्तू मात्रांची उत्पत्ती केली या जगात जे काही आहे त्या सर्वांची उत्पत्ती प्रजापतीने केली 3. शतपद ब्राह्मण 7, 5, 2, सहा प्रथम प्रजापती हा सर्व जग होता कारण तोच प्रथम अस्तित्वात होता मी आता अन्न उत्पन्न करावे आणि मला संतती व्हावी अशी त्याला इच्छा उत्पन्न झाली त्याने आपल्या श्वासोच्छवासापासून जनावरे आत्म्यापासून मनुष्य डोळ्यापासून घोडा श्वासोच्छवासापासून बैल कामापासून मेंढी व आवाजापासून बकडे उत्पन्न केले ज्या अर्थी माणसे म्हणतात हे श्वासोच्छवास म्हणजे जनावरे होत आत्मा हा पहिला श्वासोच्छवास होय ज्या अर्थी त्याने आपल्या श्वासोच्छवासापासून जनावरे उत्पन्न केली त्याअर्थी माणसे म्हणतात हे श्वासोच्छवास म्हणजे जनावरे होत आत्मा हा पहिला श्वासोच्छवास होय ज्या अर्थी त्यांनी आत्म्यापासून मनुष्याची उत्पन्न केली आहे त्याअर्थी ते म्हणतात मनुष्य हा जनावरांपैकी पहिले व सर्वात अधिक बळकट जनावर होय आत्मा हा संपूर्ण श्वासोच्छवास होय कारण सर्व श्वासोच्छवास आत्म्यावर अवलंबून असतात ज्या आरती त्याने आपल्या आत्म्यापासून मनुष्य निर्माण केला त्या आरती म्हणतात मनुष्य हा सर्व जनावरे होय कारण ती सर्व मनुष्यांची आहेत चार शतपथ ब्राह्मण प्रजापतीने सजीव वस्तूंची उत्पत्ती केली त्याने आपल्या शरीराच्या वरच्या भागातून बाहेर पडत असलेल्या वाऱ्यापासून मर्ते प्राणी उत्पन्न केले त्यानंतर त्याने प्राणी मात्रांचे भक्षण करणारा मृत्यू उत्पन्न केला पाच शतपथ ब्राह्मण चौदा चार दोन एक हे विश्व विश्वप्रथम पुरुषाच्या रूपाने, आत्मा म्हणून अस्तित्वात होते नीट निहाळून पाहिल्यानंतर त्याला कळून आले की तो आत्मा म्हणजे आपण स्वतःच होय तो प्रथम म्हणणारा हा मी आहे त्यानंतर त्याचे नाव मी झाले म्हणून जेव्हा जेव्हा माणसाला कोणी विचारले तर तो हा मी आहे असे तो म्हणतो त्यानंतर ते त्याला जे दुसरे नाव असते त्याचा तो उच्चार करतो ज्या अर्थी त्याने याच्यापूर्वी सर्व पापे जाऊन नष्ट केली त्या अर्थी त्याला पुरुष असे संबोधण्यात येऊ लागले हे ज्याला माहीत आहे तो माणूस प्रजापतींच्या अगोदरपासून असण्याची इच्छा धरणाऱ्या माणसाला जाऊन नष्ट करील प्रजापती भ्याला म्हणून मनुष्य एकटाच असला की भीतो यावरून असा अर्थ काढण्यात येतो की माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच गोष्ट नाही मी कोणाला भ्यावे त्यानंतर त्याचे भय दूर पळाले कारण त्याने का भयला हवे होते लोक दुसऱ्या माणसाबद्दल भीती बाळगतात तो सुखी झाला नाही म्हणून मानुस एकटा असतो तेव्हा तो सुखी होत नसतो त्याने दुसऱ्या माणसांच्या संगतीची इच्छा धरली तेव्हा त्याचे रूप असे झाले की जणू काही स्त्री व पुरुष हे परस्परला गट्ट मिठी मारून बसलेले आहे त्याने आपल्या शरीरापासून त्या रुपाला दूर होण्यास लावले व त्या रुपाने दोन भाग वेगवेगळे झाले याप्रमाणे पती व पत्नी हे उत्पन्न झाले यावरून यज्ञ वल्के याने म्हटले आहे की आपले हे शरीर म्हणजे धुवंगलेल्या बीचा एक भाग होय म्हणून ती पोकळी स्त्रीने प्रथम भरून काढली त्याने तिला संभोग दिला त्यांच्यापासून पुरुष उत्पन्न झाले ती मनात म्हणाली मला आपल्यापासून उत्पन्न करणारा प्रजापती हा मजबरोबर संभोग कसा काय करू शकला अरे रे मी अदृश्य होणे बरे तिला गाय झाली व दुसरा भाग बैल झाला त्याने तिच्याशी संबोग केला त्यांच्यापासून घोडा व घोडी गाढव व गाढवी उत्पन्न झाली त्याने तिच्याशी संबोग केला ज्यांची पायनाखे अखंड आहेत अशा जनावरांची त्यांच्यापासून झाली एक शेळी झाली दुसरा बोकर झाला एक मेंडी, व दुसरा मेंढ्या झाला त्याने तिच्याशी संभोग केला बकरी व मेंढ्या यांची पैदास त्यांच्यापासून झाली अशा रीतीने किडा मुंगीपर्यंतच्या सर्व प्राण्यांची उत्पत्ती नर मादीच्या जोडीने झाली पाच एक तैतरीय ब्राह्मणात विश्वोत्पत्तीसंबंधी खालील उल्लेख आहे तैत्तरीय ब्राह्मण प्रथम हे विश्व काहीच नव्हते आकाश पृथ्वी हवा यापैकी काहीच अस्तित्वात नव्हते त्याला नस्तित्वाच्या अवस्थेतून बाहेर पडण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी निश्चय केला मी अस्तित्वात येवो ते संतप्त झाले त्याच्या संतप्तपणापासून धूर निघाला ते, ते पुन्हा संतप्त झाले त्याच्या संतप्तपणापासून प्रकाश तयार झाला ते पुन्हा संतप्त झाले त्याच्या संतप्तपणापासून ज्योत तयार झाली ते पुन्हा संतप्त झाले त्यांच्या संतप्तपणापासून किरणे तयार झाली ते पुन्हा संतप्त झाले त्यांच्या संतप्तपणापासून ज्वाला तयार झाल्या ते पुन्हा संतप्त झाले ते प्रमाणे गोठून गेले त्याने आपले मूत्राशय रिकामे केले त्यामुळे समुद्र उत्पन्न झाले म्हणून समुद्राचे पाणी पीत नाही कारण ते समुद्राला जन्मस्थानाप्रमाणे लेखतात म्हणून प्राणी उत्पन्न होण्याच्या अगोदर प्रथम पाणी बाहेर पडते त्यानंतर दशहोत्री उत्पन्न झाला प्रजापती हा दशहोत्री होय त्याच्या संतप्तपणाची शक्ती थोर आहे व त्यामुळे प्राणी मात्रांची उत्पत्ती झाली याबद्दलचे ज्ञान झालं आहे व जो त्या शक्तीची आराधना करतो तो आयुष्याचे शस्वी होतो पाणी म्हणजेच प्रजा ते प्रजापती रडत रडत म्हणाला जर माझा जन्म कोणत्याही प्रकारचा आधार नसलेल्यापासून झाला तर माझा जन्म कोणत्या कार्याकरता झाला जे पाण्यात पडले त्याची पृथ्वी झाली त्याला त्याने पुसून टाकले त्याची हवा झाली ज्याला त्याने पुसून वर फेकले त्याचे आकाश झाले ज्या परिस्थितीमुळे तो रडला त्यापासून दोन जगाला रोजसी हे नाव प्राप्त झाले याचे ज्ञान ज्याला आहे त्याच्या घरात ते रडत नाहीत हा या जगाचा जन्म आहे या जगाचा असा जन्म झाला याचे ज्वाला ज्ञान आहे त्याला दुःखाची पीडा होत नाही त्याने पृथ्वीला आधार केले पृथ्वीला आधार केल्यानंतर त्याला इच्छा झाली मला संतती होणे घोर तपशऱ्या केली त्याला गर्भ राहिला त्याने आपल्या पोटापासून असुर उत्पन्न केले त्याने असुरांना मातीच्या भांड्यातून दूध प्यायला दिले त्याने आपले शरीर दूर भिरकावून दिले अंधार उत्पन्न झाला त्याला इच्छा झाली मला संतती हो त्याने घोर तपश्चर्या केली त्याला गर्भ राहिला त्याने आपल्या लिंगापासून सजीव प्राणी उत्पन्न केले म्हणून त्यांची संख्या फार आहे कारण त्याने त्यांना आपल्या लिंगापासून उत्पन्न केले त्याने त्याला लाकडाच्या भांड्यातून दूध पाजले त्याने आपले शरीर दूर भिरकावून दिले चंद्रप्रकाश पडला त्याला इच्छा झाली मला संतती हो त्याने घोर तपश्चर्या केली त्याला गर्भ त्याने आपल्या काकेतून ऋतू उत्पन्न केले त्याने चांदीच्या भांड्यातून त्यांना लोणी पाजले त्याने आपले शरीर दूर भिरकावून दिले दिवस व रात्र यांना जोडणारा बाळ म्हणजे सकाळ व संध्याकाळी उत्पन्न झाली त्याला इच्छा झाली मला संतती हो त्याने घोर तपशेऱ्या केली त्याला गर्भ राहिला त्याने आपल्या मुखापासून देय उत्पन्न केले त्याने त्यांना सोनेरी भांड्यातून दूध पाळले त्याने आपले शरीर दूर भिरकावून दिले दिवस उत्पन्न झाला ही प्रजापतीची दूध पिणारी मुले होत याचे ज्ञान ज्याला आहे तो संततीपासून दूध काढतो दिवस आमच्याकडे आला आहे या उद्गाराचा अर्थ असा की देवांचा प्रमुख देव याप्रमाणे जे देवांचा प्रमुख देव ओळखतो त्याला देवप्राप्ती होते ही दिवस व रात्र यांची जन्मकथा होय हे जो जाणतो त्याला दिवस व रात्र यात कशाची पीडा होत नाही नास्तित्वातून मन आत्मा उत्पन्न केले मनाने प्रजापतीला उत्पन्न केले प्रजापतीने संतती उत्पन्न केली हे जे काही अस्तित्वात आहे ते माहीत आहे त्याला उषा जास्त प्रकाशमान होत असलेल्या दिसतील त्याला मनसोक्त संतती होते आणि ज्याच्याजवळ जनावरांची संतती खूप होते तो परमेष्ठीन हे पद्म होतो दोन तैतरीय ब्राह्मण दोन तीन आठ एक प्रजापतीला इच्छा झाली मला संतती हो त्याने घोर तपश्चरा केली त्याला गर्भ राहिला त्याचा रंग पिवळसर तांबूत झाला म्हणून गरोदर असलेल्या स्त्रीचा मूळचा पिवळा तांबूस होतो गरोदरपणात तो, गरोदर तो थकून गेला थकल्यामुळे त्याचा रंग काळसर तांबूत झाला त्याने श्वासातून असुर उत्पन्न केले त्यामध्ये असुरांचा असुर स्वभाव असुर स्वभाव ज्याला माहित होतो त्याचा श्वास चांगला चालतो श्वास त्याला सोडून जात नाही असुरांची उत्पत्ती केल्यानंतर तो स्वतःला पिता समजू लागला त्यानंतर त्याने पितृ उत्पन्न केले त्यामुळे तो पित्यांचा पिता झाला पित्यांचे पितृत्व याप्रमाणे जो जाणतो तो स्वतःचाच पिता होतो पितृ त्याचे अर्ध सेवन करतात पितृ निर्माण केल्यानंतर तो मनात विचार करू लागला त्यानंतर त्याने पुरुष निर्माण केले याप्रमाणे पुरुषाचे पौरुध्य उत्पन्न झाले पुरुषांचे पौरुष्य जो जाणतो तो हुशार होतो मन त्याला सोडून जात नाही तो पुरुष निर्माण करीत असता त्याला आकाशात दिवस दिसला त्यानंतर त्याने देव निर्माण केले हे देवाचे आदि देवत्व होय हे जो देवांचे प्रमुखत्व जाणतो त्याला आकाशात दिवस दिसतो देव पुरुष पितृ आणि असुर हे उत्पत्तीचे चार प्रवाह आहेत या सर्वात पाणी हे हवेप्रमाणे आहे तीन तैतरीय ब्राह्मण हा शुद्र नास्तिक्वापासून उत्पन्न झाला आहे विश्वोत्पत्तीबद्दलचा खालील खुलासा तैतरेन्य आरण्यकात मिळतो तैत्तरीय आरण्यक एक बारा तीन एक हे प्रवाही पाणी आहे फक्त प्रजापतीचा जन्म कमळाच्या पाण्यावर झाला त्याच्या मनात इच्छा उत्पन्न झाली मी हे उत्पन्न करू दे म्हणून मनुष्य जे मनात योजतो ते तो भाषेने स्पष्ट करून सांगतो आणि कृतीने करवून दाखवितो म्हणून हा श्लोक म्हटलेला आहे इच्छा प्रथम त्याच्या मनात उत्पन्न झाली ते म्हणजे मन मनाचे मूळ बीच ते बीच मनुष्याच्या हृदयात आहे असा शोध आपल्या शोधकबुद्धीने ऋषींनी लावला अस्तित्व व नास्तित्व यांना साधणारा मनुष्याच्या हृदयातील बंद म्हणजे ते मनाचे मूळ बीज होय रुग्ण दहा एकशे एकोणतीस चार याप्रमाणे ज्याला ही माहिती आहे त्याच्याकडे त्याची इच्छा होताच तो येतो गोर तपश्ऱ्या केल्यानंतर त्याने आपले शरीर अडविले त्याच्या मासापासून अरुण केतू आणि वात्रासन ऋषी उत्पन्न झाले त्याची नखे वएखनस आणि केस वालखिल्ले झाले त्याच्या शरीराचे प्रवाही पाणी कासव झाले व ते कासो पाण्यात फिरू लागले तो कासवाला म्हणाला तू माझ्या कातडीतून व मासातून उत्पन्न झाला आहेस कासव उत्तरले नाही मी पूर्वी येथे होतो त्याच्या पूर्वीच्या अस्तित्वात पुरुषाचे पुरुषत्व असते तो हजार डोक्याचा हजार डोळ्यांचा हजार पायांचा असा पुरुष झाला रुग्वेद दहा नव्वद एक प्रजापती त्याला म्हणाला तुला माझ्या अगोदर उत्पन्न केले आहे तू प्रथम हे कर त्याने तेथून आपल्या उंजळीत पाणी घेतले आणि ते पाणी हे सूर्या ते असे असू दे असा मंत्र म्हणून पूर्व दिशेला ठेवले तेथून सूर्य उत्पन्न झाला ती पूर्व दिशा होती नंतर अरुण केतूने ते पाणी हे अग्नि ते असे असे, ते असे दे असा मंत्र म्हणत दक्षिण दिशेला ठेवले तेथून अग्नि उत्पन्न झाला ती दक्षिण दिशा होती नंतर अरुण केतूने ते पाणी हे वायो असे असू दे असा मंत्र म्हणत उत्तर दिशेला ठेवले नंतर इंद्र उत्पन्न झाला ती उत्तर दिशा होती नंतर अरुण केतूने ते पाणी हे पुशान, ते असे असू दे असा मंत्र म्हणत मध्यभागी ठेवले तेथून पुशान उत्पन्न झाला ही खालची दिशा नंतर अरुण केतूने ते पाणी हे देवा असे असू दे असा मंत्र म्हणत वरटी ठेवले तेथून देव पुरुष पितृ गंधर्व आणि अप्सरा ही उत्पन्न झाली ती हीच वरची दिशा त्या पाण्याचे जे थेंब निरनिळ्या ठिकाणी पडले त्यातून असुर राक्षस आणि पिशाचे उत्पन्न झाले म्हणून त्यांचा नाश झाला कारण त्यांना पाण्याच्या थिंबापासून उत्पन्न केले म्हणून असा श्लोक म्हणतात की जेवा या पाण्यात संपन्न आणि स्वयंभूला निर्माण करणारा गर्व राहिला तेव्हा त्या पाण्यापासून ते चराचर प्राणी मात्र उत्पन्न केले हे, के हे, हे। सर्व पाण्यापासून उत्पन्न केले म्हणून हे ब्रम्ह आहे म्हणून सर्व जणू काही मुक्त जणू काही अस्थिर होते ते प्रजापती होता स्वतःमधून स्वतः खरं उत्पन्न केल्यानंतर तो त्याच्यात शिरला म्हणून हा श्लोक म्हणतात विश्व उत्पन्न केल्यानंतर सजीव प्राणी मध्यंतरीच्या दिशा व दिशा उत्पन्न केल्यानंतर सर्व वस्तु वस्तूमात्रांच्या गोदर उत्पन्न झालेला प्रजापती स्वतला बरोबर घेऊन स्वतः मदेशिरला आर्यांचे दोन निनिराळे वर्ग होते याबाबतीत पुष्टीदायक पुरावे महाभारतातही सापडतात ते पुरावे म्हणजे विश्वोत्पत्तीसंबंधी या ग्रंथात मांडलेले सिद्धांत होत विश्वोत्पत्तीसंबंधी म्हणून जो सिद्धांत तयार केला आहे तो महाभारतात ग्रंथित केला आहे जो वनपर्वात आहे तो खालीलप्रमाणे आहा विवस्वताचे तपस्सामर्थ्य प्रजापतीच्या तपस्सामर्थ्याप्रमाणे मोठे होते यवस्वताचा मुलगा मनु, हा एक मोठा ऋषी होता उत्साह तडपदारपणा वैभव व तपोनिष्ठा याबाबतीत तो आपला बाप व आजोबा यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता एका पायावर उभी राहून एक हात वर करून मस्तक खाली नमवून आणि पापणीला पापणी न लावता डोळे अचलपणे उघडे ठेवून त्याने दहा वर्ष घोर तपश्चर्या केली त्याच्या अंगावर चिंद्यांची वस्त्रे होती त्याच्या केसांच्या जटा वर बांधल्या होत्या अशा अवस्थेत मनु तपश्चर्या करीत असता शिरणी नदीच्या तीरावर एक मासा आला तो मनुला म्हणाला भगवान मी एक लहान मासा आहे मोठ्या माशांची मला फार भीती वाटते त्यांच्यापासून तुम्ही माझे संरक्षण केले पाहिजे कारण तो मोठा मासा लहान माशाला खाऊन टाकतो लहान मासा मोठ्या माशाचे अन्न आहे हा सिद्धांत अनादिकालापासून चालत आला आहे मोठ्या माशाच्या भीतीच्या पुरात मी बुडत आहे त्यातून तुम्ही मला तारा मी तुमचे उपकार फेडेन माशाचे हे भाषण ऐकून मनुला फार दया आली त्याने माशाला उचलून हातात घेतले चंद्रज्योतीप्रमाणे चकाकणाऱ्या घटात पाणी ओतून मनूने माशाला गटात घातले मनुने त्या माशाची पोटच्या पुराप्रमाणे जोपासना केली तो मासा घटात दिवसेंदिवस मोठा होऊ लागला बराच काळ लोटल्यानंतर तो इतका मोठा झाला की तो गटात मावे तेव्हा मनूला पाहून तो म्हणाला मी यापेक्षा मोठे व्हावे असे मला वाटते तर तुम्ही मला कुठेतरी नेऊन ठेवा तेव्हा मनूने माशाला घटातून बाहेर काढले आणि एका मोठ्या तळ्यात नेऊन सोडले तिथे कित्येक वर्ष गेल्यानंतर मासा बराच मोठा झाला तो इतका मोठा झाला की ते तळे दोन योजने लांब व एक योजने रुंद होते तरी त्या कमलनयन माशाला त्या तळ्यात स्वैरसंचार करण्यास अडचण बासू लागली तो म्हणू ला म्हणाला सागर सम्राटाची आवडती राणी गंगा हिच्याकडे मला घेऊन चला मी तिच्यात राहीन किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा मी तुमची आज्ञा स्वकुशने पाळली पाहिजे कारण केवळ तुमच्या कृपाछत्राखाली मी इतका अवाढव्य वाढलो आहे माशाची हे भाषण ऐकून मनुने त्याला नेऊन गंगा नदीत सोडले तेथे ते तो काही दिवसांनी खूप मोठा झाला तेव्हा तो मनुला म्हणाला मी आता इतका जाडजूड झालो आहे की मला गंगेच्या पाण्यात जास्त हालचाल करता येत नाही तरी कृपा करून तुम्ही मला येथून उचलून नेऊन समुद्रात सोडा माशाचे ते भाषण ऐकून म्हणून त्याला उचलून नेऊन समुद्रात सोडले मासा इतका मोठा झाला होता तरी मनूच्या हात स्पर्शाने त्याचे वजन कमी झाले त्याला स्पर्श करण्यास योग्य अशी त्याची अंगकांती झाली व त्याच्या शराचा दुर्गंध नाहीसा झाला मनूने माशाला समुद्रात नेऊन सोडले तेव्हा तो मनुला म्हणाला हे प्रभू वरा तुम्ही मला हरेक प्रयत्न करून वाचविले व वा वाढविलेत पुढे जे संकट का येणार आहे तेव्हा तुम्ही कसे वागावे याबद्दल मी तुम्हाला काही माहिती देतो ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका लवकरच असा का येणार आहे की तेव्हा जगातील सर्व चराचर वस्तू मात्र यांचा नाश होईल जगातील पापे धुवून काढून जगाला शुद्ध करण्याची वेळ आता जवळ येत आहे म्हणून तुमच्या हिताची जी, जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगत आहे चराचर विश्वाला भीतीदायक असा काळ आला आहे तुम्ही स्वतःसाठी एक मजबूत जहाज तयार करा त्याला एक दोरखंड बांधून ठेवा त्यात सात ऋषीबरोबर तुम्ही बसा प्राचीन काळच्या ब्राह्मणांनी वर्णन केलेली जी बियाणे आहेत त्यातून काही बियाणे निवडून घेऊन ती जपून ठेवा नंतर ती जहाजात बरोबर घ्या जहाजात बसून जहाज चालू लागले की तुम्ही चोहोकडे न्याळत बसा मी जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा माझ्या डोक्यावर एक शिंग तुम्हाला दिसेल मी सांगितल्याप्रमाणे सर्व काही व्यवस्थित करा मी आता तुमचा सादर निरोप घेतो पुढे जो जलप्रलय होणार आहे त्यातील डाटा माझ्या सहाय्याशिवाय तुम्हाला उल्लंघता येणार नाहीत मी जे काही आता सांगितले त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवा मनू उत्तरला तू जे सांगितले आहेस त्याप्रमाणे मी करीन परस्परांचा निरोप घेऊन ते आपापल्या मार्गाला लागले माशाने सांगितल्याप्रमाणे मनूने स्वतः सुंदर जहाज तयार केले व त्यात बी बियाने ठेवून तो सप्तशी बरोबर बसला व त्याने आपले जहाज प्रचंड लाटा असलेल्या सागरात चालू केले मनूने मनात माशाचे स्मरण केले मनू आपली आठवण करीत आहे हे जाणून मासा मनूकडे अतिशय वेगाने धावत आला त्याच्या डोक्यावर एक शिंग होते पर्वताप्रमाणे अंग व एक शिंग असलेला तो मासा पाहून मनूने ओळखले की तोच आपला मासा होय मनूने आपल्या जहाजाचे दोरखंड माशाच्या शिंगाला बांधले त्या महासागरात पर्वतप्राय लाटांचे थैमान सुरू होते आघातामुळे कर्णभेदक आवाज सर्वत्र पसरत होता अशा परिस्थितीत मासा मनुचे जहाज सहज लिहिलेने महासागराच्या पृष्ठभागावरून ओढू लागला दारू पिऊन झिंकलेली स्त्री जशी गरगर -गर फिरते त्याप्रमाणे वादळाच्या माऱ्यामुळे ते जहाज झिंगत व गरगरत फिरत होते पृथ्वीवर दिशा कोणी डोळ्यांना दिसत नव्हते पाणी हवा आणि आकाश याशिवाय जगात काही दिसत नव्हते अशा अवस्थेत असलेल्या जगात सात ऋषी मनू आणि मासा हेच फक्त दिसत होते मासा पुष्कळ वर्ष न थकता ते जहाज समुद्राच्या पाण्यावरून ओढत होता शेवटी ते जहाज हिमवताच्या अत्यंत उंचशा पठारावर आणले नंतर तो हळूस असून ऋषींना म्हणाला विलंब न लावता हे जहाज तुम्ही या पठाराच्या सुळक्याला बांधा त्यांनी तसे केले हिमवताचे ते अत्यंत उंच सुळके अजून नौबंधन या नावाने ओळखले जाते नंतर तो देवमासा अनिमिश ऋषींना म्हणाला मी प्रजापती ब्रह्म आहे माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही मी माशाचे स्वरूप धारण करून आलो व तुम्हाला या मोठ्या संकटातून वाचविले सजीव प्राणी देव असुर पुरुष विश्वे आणि चराचर वस्तू यांना मनू उत्पन्न करील माझ्या आशीर्वादाने आणि स्वतःच्या घोर तपश्चर्यामुळे विश्वनिर्मितीच्या बाबतीत अचूक दृष्टी प्राप्त होईल आणि ते विश्वनिर्माण करताना तो गोंधळून नाही असे म्हणून तो मासा क्षणात अदृश्य झाला मनूला विश्व उत्पन्न करण्याची इच्छा झाली पण तो मनात गोंधळून गेला तेव्हा त्याने घोर तपश्चर्या केली लगेच त्याला विश्वनिर्मितीची पूर्ण कल्पना आली तो विश्वनिर्मितीच्या कामाला लागला महाभारताच्या आधी पर्वात जी विश्वोत्पत्तीची कथा दिली आहे ती काहीशी निराळ्या स्वरुपाची आहे ती खालीलप्रमाणे आहे वैषम पायन म्हणाला स्वयंमुला नमस्कार केल्यानंतर देव आणि इतर वस्तू मात्र ही कशी निर्माण केली व त्यांचा नाश कसा होतो याबद्दल नक्की माहिती मी तुला सांगतो मरीची अत्री अंगिरस पुलस्य पुलह आणि ऋतू हे ब्रम्हदेवाचे सहा मानसपुत्र होत कश्यप मरीचीचा मुलगा होता विश्वातील जीव जीवाणू कश्यापासून उत्पन्न झाली दक्षाला श्रेष्ठ दर्जाच्या तेरा कन्या झाल्या अदिती दीती दानू कला दानायू सिनुका क्रोधा प्रधा विश्वा विनता कपिला मुनी कद्रू या मुलींना असंख्य वीरपुत्र आणि नातू झाले वृत्तीने शांत व तपाने तेजस्वी असा कीर्तिवंश ऋषी दक्ष याचा जन्म ब्रम्हदेवाच्या उजव्या हाताच्या अंगठ्यापासून झाला त्या मुलीच्या पत्नीचा जन्म ब्रम्हदेवाच्या डाव्या हाताच्या अंगट्यापासून झाला दक्षाला त्या पत्नीपासून पन्नास कन्या झाल्या त्यापैकी दहा कन्या त्यांनी धर्माला दिल्या सत्तावीस कन्या इंदूला दिल्या आणि स्वर्गीय पद्धतीप्रमाणे तेरा कन्या कश्यपाला दिल्या पितामाचा वंशज मनु हा देव व सर्व वस्तू मात्रांचा शास्ता होता तो त्याचा मुलगा होता आठ वस्तू त्याचे पुत्र होत त्या आठ पुत्रांची माहिती सांगतो ब्रम्हदेवाची उजवीकडील छाती विभागून तिथून तेजस्वी धर्म मनुष्याचे रूप घेऊन उत्पन्न झाला धर्माने अखिल मानव जातीसाठी आपल्याबरोबर सुख आणले त्याला तीन तेजस्वी पुत्र होते ते म्हणजे सम काम आणि हर्ष शांती प्रेम व आनंद होत ते सर्व प्राणी मात्र आनंद देतात आणि आपल्या शक्तीच्या जोरावर ते जगाचे पालन करतात मनुची मुलगी अरुषा ही त्या ऋषींची च्यवन भृगूचा मुलगा त्याची पत्नी होती ज्यांच्या कर्तृत्वाची छाप जगावर पडली होती असे ब्रम्हदेवाचे आणखी दोन मुलगे होते धात्री व विधात्री ही त्यांची नावे होत ते मनोजवळ राहत होते सौंदर्यशाली देवता लक्ष्मी ही त्यांची बहीण कमळ हे तिचे घर आकाशात भ्रमण करणारे घोडे हे तिचे मानसपुत्र होत चराचर वस्तूंना अन्न खाण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी परस्परांना खाल्ले त्यामुळे चराचर वस्तूंचा नाश करणारा अधर्म उत्पन्न झाला त्याची बायको निरिती आणि म्हणून राक्षसांना निरुत्त म्हणजे निरीत संतती असे म्हणतात तिला भयानक स्वरूपाचे तीन मुलगे होते ते दृश्य करण्यास सवकले होते भय महाभय भीती आणि भीतीजन्य भावना आणि चराचरांचा शेवट करणारा मृत्यू मरण त्याला ना पत्नी ना एखादा पुत्र कारण तो अंत करणारा आहे प्रचेसाचे दहा मुलगे मोठ्या ऋषींप्रमाणे मोठ्या वैभवात जन्मले होते ते फार सद्गुरी व पवित्र होते अशी त्यांची कीर्ती होती त्यांच्या तोंडातून बाहेर निघत असलेल्या अग्निने त्यांनी तेजस्वी प्राणीपूर्वी जाळले होते त्यांच्यापासून तुन दक्ष प्रचेतस उत्पन्न झाला दक्षापासून जगाचे पितर आणि हे प्राणी उत्पन्न झाले मुनी दक्षाने विहिणीबरोबर संभोग केला तेव्हा त्याला स्वतःप्रमाणे धर्माचरणात निष्ठावंत असलेले एक हजार मुलगे झाले सांख्याचे अद्वितीय तत्वज्ञान जे निर्वातीनारदाने त्यांना सांगितले संतती उत्पन्न करण्याची इच्छा झाल्यावरुन प्रजापती दक्षाने पुढे पन्नास कन्याना जन्म दिला त्याने त्यापैकी ते दहा कन्या धर्माला दिल्या तेरा कन्या कश्यपाला दिल्या आणि सत्तावीस कन्या की ज्या वक्तक्षिल्पणा पाठवण्यात फार काळजी घेत होत्या त्या इंदूला सोमाला दिल्या तेरा पत्नीमधे अत्यंत श्रेष्ठ दर्जाची त्याची पत्नी दाक्षायनी इच्यापासून मरीचीचा मुलगा कश्यप याला इंद्र अत्यंत उत्साही आदित्य आणि विवस्वत हे झाले बलिष्ठ यम वयवस्वत या नावाचा मुलगा विवस्वताला झाला ज्ञानी व सामर्थ्यवान मनू आणि कीर्तिवान यम असे दोन मुलगे मार्तंड म्हणजे विवस्वताला सूर्याला झाले हा शहाना मनू सन्मार्गी होता त्याच्या नावाने वंश चालू झाला ब्राह्मण क्षत्रिय आणि इतर मनुष्यही या मनुपासून उत्पन्न झाली हे राजा क्षत्रियांशी संलग्न असे ब्राह्मण आणि इतर मनुष्य ही या मनुपासून उत्पन्न झाले मनुजा मुलापैकी जे ब्राह्मण होते त्यांनी देव वेदांग यांना कवटाळले वेन ध्रिष्णू नरिशांत नभग इश्वाकू कुरुप सरयती इला पिशद्र आणि नभगरिष्ठ अशी दहा मुले मनुला होती पिशद्र हे नवे मूल क्षत्रिय कर्माची आवड असणारे होते म्हणुला आणखी पन्नास मुलगे होते पण आपणाला माहीत आहे की ते सर्व मुलगे आपापसात आप झगडून नाश पावले सरते शेवटी शहाना पुरुरव इलापासून जन्माला आपल्याला माहीत आहे की इला ही पुरुरवाची आई व बाप अशी दोन्ही होती सात विश्वोत्पत्तीसंबंधी रामायणात उल्लेख सापडता त्यापैकी एक उल्लेख दुसऱ्या कांड्याचा आहे तो खाली दिला आहे राम संतप्त झाला आहे पाहून वशिष्ठ उत्तरला या जगाचा नाश व पुनर्निर्मिती कशी होणार आहे याची माहिती जवालिला सुद्धा आहे पण तो तुझ्याशी जे बोलला ते याच हेतून की तू त्याचे भाषण ऐकून परत जावेस या जगाची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा वृत्तांत हे पृथ्वी तू माझ्याकडून समजावून गे हे जग म्हणजे सर्व पाणी होते त्यातून पृथ्वी तयार करण्यात आली नंतर ब्रह्म स्वयंभू देवतांसह जन्माला आला पुढे त्याने वराहाचे रुप घेऊन पृथ्वीला वर उचलले आणि सर्व विश्व निर्माण केले विश्वाबरोबर साधू साधूसंतही उत्पन्न केले शाश्वत निश्चल आणि अमर असा ब्रह्मदेव आकाशातून उत्पन्न झाला त्याच्यापासून मरीची व मरिचीपासून कश्यप उत्पन्न झाला कश्यपापासून विवस्वत व विवस्वतापासून मनू हे उत्पन्न झाले मनू हा पूर्वी चराचर विश्वाचा प्रभू प्रजापती होता इक्ष्वाकू हा मनूचा मुलगा होता मनूने ही समृद्ध पृथ्वीपूर्वी इक्ष्वाकूला दिली होती इक्षआकू हा अयोध्येचा पूर्वीचा राजा होता हे लक्षात ठेव हो। वरील उल्लेखाशिवाय विश्वोत्पत्तीबद्दलचा दुसरा उल्लेख रामायणात आहे तो तिसऱ्या कांडात आहे तो खाली देत आहे रामाचे शब्द ऐकल्यानंतर त्या पक्षाने जटायूने रामाचा स्वतःचा वंश स्वत तो आणि सर्व सचेतन प्राण्यांची उत्पत्ती याबद्दल माहिती सांगितली तो रामाला म्हणाला ऐक अगदी प्राचीन काळी जे प्रजापती उत्पन्न झाले त्यांची इत्यंभूत कथा मी तुला सांगतो प्रथम कर्दम नंतर विकृत शेष संस्रय, उत्साही बहुपुत्र स्तानू मरीची अत्री बलिष्ठ पुलत्स्य अंगिरस प्रचेतस नुलह दक्ष नंतर विवस्वत अरिष्टेने आणि प्रतापी कश्यप असे प्रजापती उत्पन्न झाले कश्यप हा शेवटचा प्रजापती होय प्रजापतीला साठ कन्या होत्या व त्यामुळे त्याची प्रसिद्धी सर्वत्र झाली होती त्या कन्यांपैकी अदिती दीती दानू कलाका तांब्रा क्रोधावश मनु, व अनला या उत्कृष्ट कुमारिकांशी कश्यप यांनी विवाह केला विवाहानंतर कश्यपाला आनंद झाला व तो आपल्या पत्नींना म्हणाला मधसारखे तिन्ही लोकांचे रक्षण करणारे अशा पुत्रांना तुम्ही जन्म दिला पाहिजे अदिती दिती दानू व कलाका यांनी या गोष्टीला संमती दिली दुसऱ्या पत्नींनी या गोष्टीला संमती दिली नाही आदित्य वसु, रुद्र आणि अश्विनद्वय अशा तेती देवांना आदितीने जन्म दिला कश्यपाची पत्नी मनु इने मनुष्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांना जन्म दिला वेदात असे म्हटले आहे की मुखापासून ब्राह्मण छातीपासून क्षत्रिय मांड्यापासून वैश्य आणि पायांपासून शुद्र उत्पन्न झाले अनला शुद्ध फळे असलेल्या झाडांना जन्म दिला आठ या याबाबतीत पुराणाचे काय मत आहे हे समजून याव म्हणून पुराणातील काही संदर्भी मी खालील देत आह या विश्वाचे अंडे उत्पन्न होण्याच्या अगोदर प्रभु ब्रह्म हिरण्यगर्भ अस्तित्वात होता तो सर्व जगाचा शाश्वत उत्पादक आणि ब्रह्मदेवाचा आकार व निराकार अवतार आह त्याचाच परमेश्वर विष्णू याच वास्तव्य आहे व तो रुख यंजुस सापन आणि अथर्व यांच्याशी समरूप होणारा आहे ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगठ्यापासून प्रजापती दक्ष उत्पन्न झाला दक्षाला अदितीही कन्या होती तिच्यापासून विवस्वत उत्पन्न झाला विवस्वतापासून मनू झाला इक्ष्वाकू नृग घ्रीष्ट शर्यती नरिष्यंत प्रमसू नभोगणे करुष आणि प्रिषद्र असे पुत्र म्हणू ला झाले पुत्र इच्छेने म्हणून मित्र आणि वरुण यांना यज्ञ केला परंतु अग्निहोत्री पुरोहितांच्या चुकीने यज्ञाचा समारंभ शास्त्रोक्त झाला नाही चुकीचे वेद वेदमंत्र यज्ञात म्हटल्यामुळे मनुला पुत्र होण्याऐवजी कन्या झाली तिचे नाव इला ठेवले त्यानंतर मित्र वरुण यांच्या कृपाप्रसादाने इलाचे रुपांतर मुलात झाले व त्या मुलाचे नाव सुद्युम्न ठेवले परंतु ईश्वराचा महादेवाचा कोप सुवर झाल्यामुळे त्याचे मुलीत पुन्हा झाले व ती सोमाचा चंद्राचा मुलगाबुध यांच्या आश्रमाजवळ भटकू लागली तिचे रूप पाऊन बुध तिच्यावर मोहित झाला बुधाला तिच्यापासून मुलगा झाला त्याचे नाव पुरुरवस ठेवले अगणित तपोबल असणारे व इलाचे सुद्युम्न म्हणून पुन्हा रुपांतर व्हावे अशी इच्छा धरणारे ऋषी यांनी पुरुरवसाच्या जन्मानंतर यज्ञ रुख यजूस सामन आणि अथर्ववेद सर्व वस्तूमात्र मननास्तिक्व इत्यादीपासून उत्पन्न केलेल्या देवाची पूजा करू लागली या देवाच्या कृपेमुळे इलाचे सुद्युम्न असे पुन्हा रुपांतर झाले मनूच्या पुत्राची तपशीलवार माहिती विष्णू पुराणात खालीलप्रमाणे दिली आहे एक आपल्या धर्मगुरुची गाय मारली म्हणून प्रिषद्र शुद्र झाला दोन कुरुषापासून करुष हे अत्यंत सामर्थ्यवान क्षत्रिय झाले तीन नेदिष्ट याचा मुलगा नभ हा वैश्य झाला सांगितलेली गोष्ट सूर्यवंशी लोकांची आहे सूर्यवंशी लोक मनापासून जन्मले सोमवंशी अत्रीपासून जन्मले सूर्यवंशी लोकांसंबंधी विष्णू पुराणात जशा स्वरूपाची गोष्ट आहे तशाच स्वरूपाची सोमवंशी लोकांसंबंधी विष्णू पुराणात गोष्ट सांगितली आहे ती खाली देत आहे अत्री हा ब्रह्माचा मुलगा व सोमाचा चंद्राचा बाप होता लता ब्राह्मण आणि तारे यांचा सम्राट म्हणून ब्रह्माने अत्रीची योजना केली होती राजसूययज्ञ केल्यानंतर सोम चंद्रगर्वाने धुंद झाला त्याने देवांचा धर्मगुरु बृहस्पती याची पत्नी तारा हिला दूर पळून नेले ब्रम्ह देव व ऋषी यांनी सोमाला परोपरीने समजावून सांगितले धमक्या दिल्या व विनंत्या केल्या तरी त्याने तारेला परत करण्याचे नाकारले उसानस याने सोमाची बाजू घेतली रुद्राने अंगीरासाच्या हाताखाली अभ्यास केला होता त्याने बृहस्पतीला सहाय्य केले एका बाजूला देवांचे सहाय्य तर दुसऱ्या बाजूला दैत्यादिकांचे सहाय्य अशा स्थितीत दोन्ही बाजूने तुंबळ युद्ध झुंपले ब्रह्माने मध्यस्थी केली आणि तारेला आपल्या नवराकडे परत पाठविण्यास त्याने सोमाला भाग पाडले मध्यंतरीच्या काळात तारा गरोदर झाली होती तिला बुध नावाचा पुत्र झाला बुधाचा बाप कोण याबद्दल इतरांनी जेव्हा जास्त कसोशीने विचारपूस केली तेव्हा तारेन सोमाचे नाव सांगितले बुधाला मनुची मुलगी इच्यापासून पुरुरवस हा मुलगा झाला पुरुरवस आणि अप्सराउर्वशी यांच्यातील प्रेमसंबंधाचे वर्णन शतपथ ब्राह्मण अकरा पाच एक विष्णु विष्णूपुराण चार सहा एकोणीस अकरा भागवत पुराण नऊ चौदा हरिवंश अद्याय सव्वीस यात आले आहे पुरुरवासाने ब्राह्मणांच्या बरोबर स्पर्धा केली अशा प्रकारची माहिती महाभारत आदी पर्व अध्याय पंचाहत्तर यात दिली आहे ही माहिती पुढे येईलच पुरुरवासाला सहा मुलगे होते सर्वात मोठा मुलगा आयुष हा आयुष्याला पाच मुलगे होते नहूश शात्रवृद्ध रंभा, राजी आ आणि अणेसास शात्रवृद्धाला सुनहोत्र या नावाचा एक मुलगा होता कास लेस व ग्रीतसदम असे तीन मुलगे सुनहोत्र याला होते ग्रीत सदमाला सौनक हा मुलगा झाला सौनकाने चातुर्वर्ण्याची पद्धत उत्पन्न केली काशीराज हा मुलगा होता काशीराजाला दीर्घतमस हा मुलगा होता दीर्घवंश धन्वंतराई हा मुलगा होता विश्वोत्पत्तीसंबंधी उपरी निर्दिष्ट खुलासे वजा सिद्धांत यांची दुसऱ्या प्रकरणात दिलेल्या सिद्धांताबरोबर तुलना केली तर आपल्याला काय दिसून येते मला असे वाटते की या तुलनेतून तुन पुढील मुद्दे उपस्थित होतात एक विश्वोत्पत्तीसंबंधीचा एक सिद्धांत धार्मिक स्वरूपाचा आहे तर दुसरा सिद्धांत धर्मातील स्वरूपाचा आहे दोन मनु हा मानव नसून तो सृष्टीचा करता होय असे एक सिद्धांत मानतो तर दुसरा सिद्धांत असे मानतो की सृष्टीचा निर्माता ब्रम्हदेव किंवा प्रजापती आहे तीन एक सिद्धांत ऐतिहासिक घटना सांगणारा आहे तर दुसरा सिद्धांत अलौकिक घटना सांगणारा आहे चार एक सिद्धांत जनप्रलाची कथा सांगतो तर दुसरा सिद्धांत त्याबद्दल ब्र सुद्धा काढत नाही पाच एक सिद्धांत चार वारणाचे स्पष्टीकरण करण्याची मनीषा दाखवितो तर दुसरा सिद्धांत समाजाची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण करण्याची मणीषा दाखवितो दोन प्रकारच्या सिद्धांतांमध्ये असलेले उपरीनिर्दिष्ट फरक हे संखेने व स्वरूपाने प्रमुख दर्जाचे आहे हि स्पष्ट होते। होत चातुर्वर्ण्यासंबंधी जे नीर निरनिराळे स्पष्टीकरण या दोन सिद्धांतांनी दिली आहा त्यातील फरक हा स्थूल स्थूलमानाचा आहे। धार्मिक स्वरूपाचा जो सिद्धांत आह त्यात चातुर्वर्ण्याला महत्व दिली आहा धर्मातील स्वरूपाचा जो सिद्धांत आह त्यात चातुर्वर्ण्याच नावही नाही मनुच्या संततीचित्यंतर चार वर्णात कसहि दाखविण्याच्या हेतून दोन्ही प्रकारच्या सिद्धांताची एकजूट करण्याचे प्रयत्न झाल हि खरे आहा ही गोष्ट रामायण व पुराणे यातील सिद्धांत लक्षात घेतले तर कळून येते परंतु दोन्ही ध्येयवादी सिद्धांत एकत्र करण्याचा हा प्रयत्न होता हे स्पष्ट आहे हा प्रयत्न जाणून बुजून आणि पूर्व योजनेनुसार झाला आहे परंतु या दोन्ही प्रकारच्या ध्येयवादी सिद्धांतात एवढा स्थूलमानाचा फरक आहे की ते सिद्धांत एकत्र करण्याचा प्रयत्न झाला असताही तो फरक स्पष्टपणे द्रगोचर होतो याबाबतीत अशी गंमत झाली आहे की चातुर्वर्ण्याबद्दलचे एकच स्पष्टीकरण असण्याऐवजी दोन स्पष्टीकरण झाली आहेत एका पुरुषाने उत्पन्न केलेले चातुर्वर्ण्य व दुसरे मनुष्य पुत्रांनी पायरी पायरीने तयार केलेले चातुर्वर्ण्य दोन्ही ध्येयवादी सिद्धांत एक करण्याचा जो प्रयत्न झाला त्याचा परिणाम अगदी आगळ्या स्वरूपाचा झाला यावरून हेच सिद्ध होते की ते सिद्धांत मूल वेगळ्या स्वरूपाचे आणि परस्परांशी न जुळणारे असे आहेत हे भिन्न स्वरूपाचे दोन सिद्धांत ब्राह्मणी वाङ्मयात असताना सुद्धा या याविषयीचा ज्यांनी अभ्यास केला आहे पंडितांनी त्यांची दखल घेतली नाही ही खेदाची गोष्ट आहे परंतु ते सिद्धांत अस्तित्वात आहेत व ते विशेष प्रकारचे महत्वाचे आहेत ही बाब डोळ्याड करता येणार नाही या सिद्धांताच्या अस्तित्वाचे जे, जे महत्व आहे ते कोणते मला असे वाटते की परस्पर भिन्न अशा जे हे दोन प्रकारचे सिद्धांत आहेत ते निरनिराळ्या दोन आर्यवंशांनी मांडले असावेत एक आर्यवंश चातुर्वर्ण्याला मानणारा तर दुसरा आर्यवंश चात्वर्ण्याला मानणारा नसावा हे दोन्ही आर्यवंश काही काळानंतर परस्परात मिसळले असावेत व त्यांना एकाच आर्यवंशाचे लोक म्हणून संबोधण्यात आले असावे ती तर्कपद्धती जर सवळ वाटली तर दोन्ही प्रकारच्या सिद्धांतातील स्थूलभेद जो ब्राह्मणी वाङ्मयात दाखविण्यात आला आहे तो आपल्या नव्या सिद्धांताला पोषक असाच पुरावा होतो हिंदुस्थानातील लोकांची पाहणी मानववंश संशोधक शास्त्राच्या दृष्टीकोनातून जेव्हा केली गेली जेव्हा जी वस्तुस्थिती दिसून आली ती वस्तुस्थिती माझ्या सिद्धांताला पोषक असा भरभक्कम पुरावा देते ही पाहणी सर हर्बर्ट रिसले यांनी प्रथम एकोणीशे मध्ये केली लोकांच्या झेरेपट्टीचा व इतर अवयवांची मोजमापे घेऊन त्याने जे निष्कर्ष काढले ते येण्याप्रमाणे हिंदुस्थानातील लोक म्हणजे चार भिन्न भिन्न वंशे लोकांचे मिश्रण होत ते चार भिन्न वंशीय लोक म्हणजे एक आर्य दोन द्रविड तीन मोगल व चार सिथियन लोक हे होत हिंदुस्तरातील कोणत्या भागात कोणत्या भागाच्या वंशाचे लोक जास्त राहतात ही सिद्ध करण्याचा प्रयत्न सर हर्बर्ट रिसले यांनी केला परंतु त्यांनी एकोणीसशे एक साली जी पाहणी केली ती अगदी त्रोटक स्वरुपाची होती पाहणीतून त्यांनी जे निष्कर्ष काढले ते डॉक्टर गुहा यांनी एकोणीशे छत्तीसमध्ये कसाला लावून पाहिले या विषयासंबंधी डॉक्टर गुहा यांचा जो अहवाल प्रसिद्ध झाला आहा तो हिंदी मानववंश संशोधक शास्त्राच्या दृष्टीन अत्यंत महत्वाचा व मोलाचा आह हिंदी लोकांच्या डोक्याची मोजवाप लक्षात घ्वून त्यान्वय समान मोजवापे असणारे हिंदी लोक कोण कोणत्या भागात राहतात हर्शविणारा हिंदुस्तानचा एक नकाशा डॉक्टर गुहा यांनी तयार कला आह निरनिराळ्या वंशाच्या लोकांच्या समिश्रपणान हिंदी लोकांचा समाज तयार झाला आहाद्यावर हा नकाशा झगझगीत प्रकाश टाकतो एक लांब डोक्याच व दोन आखो डोक्याच असे जे दोन निराळे मानववंश आह त्या मानववंशाच्या शमिश्रणाने हिंदी समाज तयार झाला आहा आणि लांब डोक्याची हिंदी लोक हिंदुस्थानाच्या मधल्या प्रदेशात राहतात व आखूर डोक्याची हिंदी लोक हिंदुस्थानाच्या सरहद्दीजवळच्या प्रदेशात राहतात असा डॉ गुहा यांचा निष्कर्ष आह हिंदुस्थानाच्या निनिळ्या भागात ज्या डोक्याच्या कवट्या सापडलि त्यावरून वरील निष्कर्षालाच बळकटी य् या मुद्द्यावर डॉक्टर गोहा पुढील प्रमाणे विचार प्रदर्शन करतात इतिहासपूर्वक काळी जे प्रदेश होते त्यामध्ये मानवी शरीराचे जे औषध सापडले आहेत त्यांची वर्णने वर दिली आहे ही वर्णने अगदी अल्पशी आहेत सिंधू नदीच्या दरीतील प्रदेशात जे मानवी शरीराचे अवशेष सापडले आहेत त्यांची वर्णने भरपूर आहेत या काळातील हिंदुस्थानाचा वांशिक इतिहास कसा होतो याची सर्वसाधारण रुपरेखा आकलन करण्यास सदर वर्णने आपल्याला सहाय्य करतात ख्रिस्त शतकापूर्वीच्या चार हजार वर्षापासून हिंदुस्थानाचा वायवय प्रदेश लांब डोक्याच्या व अरुंद ठस्ठशीत नाकाच्या लोकांचा ताब्यात असावा असे वाटते दुसऱ्या वंशाचेही लोक या लोकांबरोबर राहत असावेत ते शरीरा मजबूत व लांबोक्याचे होते परंतु त्यांची मान उंचहु लांबड चेहऱ्याचे व अरुंद नाकाचे होते तथापि त्यांचे अरुंद नाक तितके झपकन डोळ्यात भरत नसे जितक्या पहिल्या प्रकारच्या लोकांचे लोकांच्या वंशाचा तिसरा प्रकारही हिंदुस्थानात अस्तित्वात होता या प्रकारातील लोकांची डोकी जास्त रुंद होती त्यांच्यात आणि आर्मेनियन प्रकारचे लोक यांच्यात पुष्क बाबतीत साम्य होते या प्रकारचे लोक बहुधा बऱ्याच पुढील काळात वावरत असावेत या लोकांच्या डोक्यांच्या आकाराला जुळणाऱ्या डोक्याच्या काही कवट्या हडाप्पा या प्रदेशात सापडल्या यावरुन वरील गोष्टीला म्हणजे या प्रकारचे लोक बऱ्याच पुढील काळात वावरत असावी या गोष्टीला पुष्टी मिळते अल्पाईन आणि मेडिटेरेनियन भूमध्य समुद्र या दोन वंशांचा संदर्भ घवून बोलावयाचे म्हणले तर कोणालाही असे म्हणता येईल की हिंदी समाज दोन वंशाच्या मिरणाने तयार झाला आहा मडिटरियन भूमध्य समुद्र किंवा लांब डोक्याच्या लोकांचा वंश आणि दोन अल्पाईन किंवा आखूड डोक्याच्या लोकांचा वंश ह तो वंश होत मेडिटरनियन वंशाबद्दलच्या काही गोष्टी मान्य करण्यात आलि तो वंश आर्यभाषा बोलत होता अस मान्य करण्यात आल आह या वंशाचे मूळ स्थान युरोपमध्ये भूमध्य समुद्रालगतच्या प्रदेशात होते व या मूळ स्थानापासून तो वंश हिंदुस्थानात आला असे मानण्यात आले आहे या वंशाचे मूळ स्थान लक्षात घेतले तर असे स्पष्ट दिसते की हा वंश अल्पाईन वंशाच्या अगोदर जा हिंदुस्थानात आला असावा अल्पाईन वंशाबद्दलच्या अशा प्रकारच्या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहणे जरूर आहे या वंशाचे मूळ स्थान कोणते ही एक गोष्ट व हा वंश कोणती मूळ भाषा बोलत होता ही दुसरी गोष्ट पडताळून पाहणे जरूर आह या वंशाचे मूळ स्थान आशियात हिमालयाच्या कोणत्यातरी भागात होते असे प्रोफेसर रिप्ल यांच मत आह या मुद्द्याला त्यांनी जी संयुक्तिक कारणे दिली आहेत ती येथे उद्धृत करिप्ल म्हणतात पूर्वेकडून जे लोक आल त स्वारी करण्याच्या उद्देशाने आल नाहीत तर स्थलांतर व देशांतर करण्याच्या उद्देशाने ति लोक हळूहळू पूर्वेकडून येऊन निर्वासित प्रदेशात वसाहती तयार करून स्थायिक झाले पूर्वेकडून आलेल्या लोकांचा देशांतराचा हा जो क्रम एकसारखा चालू होता तो पुढे आशियामधून ज्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी एकसारख्या येत राहिल्या त्याला वाट करून देणारा होता असे विधान करण्याचा आपल्याला काय हक्क का आहे त्या खंडात विशेषतः पामिरसा प्रदेश पूर्व हिमालयाचे उंचवट्याचे प्रदेश यात राहणाऱ्या लोकांबद्दल आपणाला जी माहिती आहे तिच्या आधारावर आपल्याला वरील प्रकारचे विधान करणे शक्य नाही हा प्रदेश म्हणजे जगाचे छप्पर आहे आर्य संस्कृतीचे मूळ घर हाच प्रदेश होय असे मुलर आणि पूर्वीचे भाषा कोविद यांनी ठरविले होते या प्रदेशातील मानवी आकृती आणि युरोपात आढळणारी आदर्शमय मानवी आकृती की जी अल्पाइन किंवा सेल्टिक या नावाने ओळखली जाते या दोन्ही आकृत्या अगदी एका सजेतून काढल्या आहेत की काय इतक्या त्या एकस्वरुपी आहेत डी उसफल्वी टोपीनाड आणि इतर विद्वान लोक या याबाबतीत असे संशोधन करून दाखविले आहे की या मानवी आकृतीचे विशिष्ट गुणावगुन या प्रदेशात राहणाऱ्या लोकांमध्ये उठावदारपणे दिसून येतात गालवास डोंगराळ प्रदेशात राहणारे ताडजिक्य आणि त्यांचे भाऊबंद हे करड्या डोळ्यांचे काळ्या केसांचे बांधणे आणि असे आहेत व त्यांच्या डोक्यांचा आकार म्हणजे डोक्यांच्या लांबीपेक्षा रुंदी जास्त अशा स्वरूपाचे लोक या प्रदेशापासून पश्चिमेकडील प्रदेशावर म्हणजे आशिया मायनर आणि युरोपात सुद्धा पसरलेले आढळतात पश्चिम आशियातील बऱ्याच मोठ्या प्रदेशात आदर्शमय अल्पायीन प्रकारचे लोक राहतात ही गोष्ट जेव्हा विद्वानांच्या लक्षात आली तेव्हा या प्रकारच्या लोकातील गुणावगुणांबद्दलची त्यांची कल्पना ठाम ठरली टॅपिनर यांचे असे मत आहे की हे लोक आशियातून येऊन येथे राहिले ही गोष्ट सिद्ध करण्यासारखी आहे परंतु केवळ या प्रदेशातील लोकांतील गुणावगुण जुळतात यावरून हे लोक आशियातून येथे येऊन राहिले असे समजणे बरोबर नाही यावरून आपल्याला असे खचित म्हणता येईल की रुंद डोक्याच्या लोकाचा प्रकार पूर्वेकडे उत्पन्न झाला याबाबतीत जी काही माहिती उत्पन्न झाली आहे तीवरून असे भीतभीतका होईना अनुमान कडाव्यासारखंच नाही की मानव वंशाच्या शास्त्राला भरपूर माहिती पुरविणारी खाण पूर्वेकडेच आहे ही खाण पश्चिमेकडे मिळत नाही कारण या प्रकारचा मानववंश अटलांटिक समुद्राच्या किनाऱ्याजवळील प्रदेशात पाहण्यात येत नाही आशिया खंडात जे लक्षावधी लोक राहतात त्यांच्या डोक्याचा आकार आणि अल्पायीन प्रकारच्या लोकांच्या डोक्याचा आकार त्यांच्यात विशेष साधर्म्य आहे या केज बांधा रंग वगैरे बाबतीतही या दोन्ही प्रकारच्या लोकांचे साम्य आहे या परिस्थितीमुळे आपण मानव वंशशास्त्राच्या या लोकांच्या बाबतीत कोणता निष्कर्ष काढावा याचे आपल्याला गोड पडले भूमध्य समुद्रकाठी राहणाऱ्या वंशातील लोकांचे डोके लांबवट आणि त्याचे केस काळेभर होते यावरून पूर्वी आपण असा निष्कर्ष काढला आहे की या वंशाचे मूळ आफ्रिकेतील निग्रो लोकात असावे हा निष्कर्ष जसा आता चुकीचा वाटतो तसाच आपण अल्पाईन वंशाचे लोक व आशियातील राहणारे लोक यांच्यातील साधर्म्य पाहून त्यांच्या बाबतीत काही निष्कर्ष काढला तर तो, तो चुकीचा ठरण्याचा संभव आहे या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आपणाला छातीठोकपणे सांगता येते की अल्पाईन वंशाचे मूळ स्थान पूर्वेकडे होते आणि मेडिटेरियन भूमध्य समुद्र प्रकारच्या लोकांचे दक्षिणेकडे होते अल्पाइन वंशाची मूळ भाषा कोणती आणि आर्य भाषा युरोपात प्रथम कोणी सुरू केली नॉर्डिक लोकांनी की अल्पाइन लोकांनी याबद्दल तज्ज्ञ लोकात थोडासा वाद उत्पन्न झाला आहे परंतु अल्पाईन लोकांची मूळ भाषा आर्य भाषा होती याबद्दल वाद नाही आणि म्हणून भाषेच्या दृष्टीने पाहिले तर अल्पाईन लोक हे आर्य पदवीला पात्र ठरतात दहा हिंदुस्थानात दोन आर्यवंश अस्तित्वात होते असे ऋग्वेदावरून दिसून येते वरील भागात जे मुद्दे दिले आहेत त्यावरून हे, हेच दिसून येते की मानव मानववंशोधक शास्त्राच्या दृष्टीने मानवी डोके व त्याचे अवयव यांचे मोजमाप करण्याचे शास्त्र व इतिहास ही दोन्हीवरील सिद्धांताला हिंदुस्थानात दोन आर्यवंश होते याला बळकट पुष्टी देतात ही परिस्थिती लक्षात घेतली तर युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत आणि ऋग्वेदातील पूर्वे यांच्यात एकमत नाही हे कोणालाही मान्य करावे लागेल युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत म्हणतो की हिंदुस्थानात एक आर्यवंश होता आणि ऋग्वेद म्हणतो की दोन आर्यवंश होते याप्रमाणे एका महत्वाच्या बाबतीत युरोपियन ग्रंथकाराचा सिद्धांत आणि ऋग्वेद यांच्यात दुमत होते याबाबतीत ऋग्वेद हा जास्त प्रमाणभूत धरला पाहिजे आणि त्याच्याशी न जुळणारा युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत कुचकामाचा म्हणून तहाज्य मांडला पाहिजे याशिवाय दुसरा पर्याय नाही युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत आणि ऋग्वेद यांचे आर्याचा वंश एक होता की दोन होते याबद्दल जो मतभेद आहे त्यावरून आर्यानी हिंदुस्थानावर स्वारी करून हिंदुस्तान जिंकला या युरोपियन ग्रंथकारांच्या सिद्धांतातील मुद्द्यासंबंधीही मतभेद साहजिकच होणार दोन आर्यवंशापैकी कोणता आर्यवंश प्रथम हिंदुस्थानात आला याची आपल्याला माहिती नाही पण तो वंश जर अल्पाईन वंश धरला तर त्याचे मूळ स्थान हिमालयाच्या आसपास धरले जाते म्हणून हा वंश हिंदुस्थानाच्या बाहेरून स्वारी करण्यात आला असा सिद्धांत मांडण्यास मुळीच वाव राहत नाही आर्यांनी हिंदुस्थानातील मूरई रहिवाशांना जिंकले हा सिद्धांत जरी खरा धरला तरी ती बाब युरोपियन ग्रंथकार समजता तितकी सोपी नाही दास व दस्यू हे वांशिक दृष्टीने आर्यांपासून वेगळे होते ही गोष्ट गृहीत धरल्यानंतर युरोपियन ग्रंथकारांनी असे दाखविणे जरूर होते की बाहेरून आलेल्या आर्यांनी हिंदस्थानातील दास व दस्यू यांना तर जिंकलेच पण दुसरे जे आर्य हिंदुस्थानात होते त्या त्यांनाही जिंकले पण ही वस्तुस्थिती त्यांनी दर्शवली नाही त्याचप्रमाणे आर्यांनी जर दास व दसवि जिंकले असेल तर ते कोणत्या आर्यांनी हे युरोपियन ग्रंथकारांनी स्पष्टपणे सांगावयास पाहिजे होते इंडो जर्मन वंशाचे लोक हे फार प्राचीन काळच्या आर्याचे वंशज आहेत व पहिल्याच जे सद्गुण सध्या ध्रवचर होतात ते दुसऱ्यात असले पाहिजेत अशी कल्पना करून घेऊन युरोपियन ग्रंथकारांनी पूर्वीच्या आऱ्याबद्दल ज्या अनेक कल्पना बांधल्या होत्या त्यांना अनुरूप दिसणाऱ्या गोष्टी तेवढ्या त्यांनी शोधून काढल्या व याज गोष्टी खऱ्या होते असे गृहीत धरून त्यांनी त्यावर ते सांगोपांग विचार केला नाही त्यामुळे त्यांना वरील गोष्टींच्या आधारावर आपला सिद्धांत कसा बसा उभारावा लागला या सिद्धांताचा पाया कच्चा आहे हे उघड आहे म्हणून तो सिद्धांतही कच्चा आहे हे स्पष्ट होते काही गोष्टी निवडून काढून त्या गोष्टी खऱ्या होत्या असे गृहीत धरून त्या त्या गोष्टींच्या पायावर तो सिद्धांत आहे असा नाजूक आणि जश व ठिसूळ पायावर उभारलेला आपला सिद्धांत युरोपियन ग्रंथकरांनी गाढ विद्वान लोकांच्या मान्यतेसाठी उभारावा आणि तो सिद्धांत इतके दिवस टिकाव धरून रहावा ही गोष्ट अत्यंत आश्चर्यजनक समजली पाहिजे या प्रकरणात ज्या नव्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली आहे त्या गोष्टींपुढे या सिद्धांताचा मुळीच टिकाव लागत नाही म्हणून हा सिद्धांत अड़गड़ीत द्यावा दयावाच बरे